स्कंध दुसरा अध्याय तिसरा शंतनु राजाचा जन्म सुताने सांगितलेली घटना ऐकून ऋषी व्यासांची माता सत्यवती ही शंतनुला कशी प्राप्त झाली याबद्दल आमच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे म्हणून ती कथा तू आम्हाला विस्ताराने सांग धर्मनिष्ठ शंतनूचे चारित्रहीन कुलहीन अशा निषाध कन्याला कसे वरले शंतनूची पहिली पत्नी कोण भीष्माला वसुचा अंश कसा म्हणतोस तसे बुद्धिमान शूर आणि ज्येष्ठ असूनही भीष्माने चित्रांगदाला आणि त्याच्या वधानंतर विचित्र भीष्म असताना धाकट्या भावाला राज्य का दिले अशा प्रकारचे अनेक प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहे सुंदर सत्यवतीने भीष्माला राज्य दिले नाही आपल्या सुनांकडून गोळखपुत्र निर्माण केले भीष्माने विवाह केला नाही ढाकटा भावान चा पत्नी चिकाणी पुत्र उत्पन्न करसानी पुराणकर्तेमनिष्ठ व्यासानी प्रत्यक्ष भ्रत्याण का, का तो ही एक अधर्मच होता तू व्यास शिष्य अव तू आम विस्तार ने संग आम शंकानी निवृत्ति कर ऋषि ऐक सूत मनाला इक्श्वाकूवंशा सत्यवान धर्मशील आणि चक्रवर्ती असा महाभीष नावाचा राजा होऊन गेला त्याने हजार अश्वमेध आणि ब्रह्मलोकी गेला होता ब्रह्मदेवाच्या सेवेसाठी सर्व देव जमले होते महानदी गंगाही तेथे उपस्थित होती इतक्या जोराचा वारा आला आणि तिच्या शरीरावरचे वस्त्र उडू लागले देवांनी माना खाली घातल्या पण महावीस राजा त्या गंगेकडे पाहत राहिला गंगा ही प्रेमातुर होऊन त्याच्याकडे पाहत राहिली ही गोष्ट ब्रह्मदेवाच्या लक्षात येताच तो क्रुद्ध झाला आणि दोघांनाही शाप दिला कि मृत्यू लोकांवर अनेक पुण्य करून पुन्हा स्वर्गाला याल तो शाप ऐकताच दोघेही खिन्न झाले आणि तिथून निघून गेले राजाने विचार करून कुरुवंशातील धर्मनिष्ठ अशा प्रतीप पुत्र होण्याचे मनात योजले आपल्या हो, गायीला पाहताच आपल्या पतीस विचारले ही गाय कुणाची देव म्हणाला हे सुंदरी ही वशिष्ठ मुनींची गाय आहे स्त्री अथवा पुरुष हिचे दूध पिऊन तो नित्य यवन संपन्न राहतो आणि दहा हजार वर्ष जगतो हे ऐकताच ती स्त्री म्हणाली मृत्यू लोकातील उशीनर राजाची कन्या माझी मैत्रीण आहे तिच्यासाठी ही मनोरथ पूर्ण करणारी आपल्या आश्रमात आणा म्हणजे हिचे दूध पिऊन माझी मैत्रीण मनुष्य लोकही सदा रोगरहित राहील आपल्या पत्नीचे भाषण ऐकून पृथ्वी इतर वस्तूंच्या सहाय्याने देवने ती गाय हरण केली त्याचवेळी भगवान वशिष्ठ फळे घेऊन आश्रमात आले तेव्हा धेनू आणि वत्स त्यांना दिसते आणि डोंगर केल्याचे ताडले वसूंनी माझा अपमान करून धेनूचे हरण केले म्हणून ते सर्व मनुष्यजन्मास जातील धर्मात्मा वशिष्ठांचा शाप ऐकताच सर्व वसू दुःखाने परत फिरले आणि ऋषींची सेवा ऋषींची कृपा संपादन करून वशिष्ठांकडे आले त्यांना शरणस्तक झालेल्या मनुष्य पण देव मात्र माझी नंदिनी हरण केली म्हणून दीर्घकाळ मनुष्य योनित राहील सर्व वसू शापभ्रष्ट झाल्यानंतर जाऊ लागले वाटेत गंगा नदीला नमस्कार करून ते म्हणाले देवी नित्य सेवन करणाऱ्या आम्हा देवांचे मनुष्याच्या उदरात कसे वास्तव्य होईल याची आम्हाला चिंता वाटते म्हणून हे देवी तू मनुष्य रूप धारण कर आणि आम्हाला जन्म दे हे गंगे तू शंतनुची भार्या हो आणि आमचा जन्म होताच तू प्रत्येकाला नदीत टाकून दे म्हणजे आम्ही शापमुक्त हो गंगेने बरे म्हणून सांगताच सर्व वसू स्वस्थानी गेले गंगा ही विचार करीत निघून गेली इकडे महाभीष प्रतीप राजाचा पुत्र झाला आणि शंतनु या नावाने प्रसिद्ध पावला प्रतीप राजा महा तेजस्वी सूर्याची स्तुती करीत होता समोरच्या उदकातून एक नयनमनोहर स्त्री प्रकट होऊन प्रतिपाच्या उजव्या मांडीवर बसली मांडीवर बसलेल्या त्या स्त्रीकडे आश्चर्ययुक्त नजरेने पाहून राजा म्हणाला हे सुवदने तू माझ्या मांडीवर काय येऊन बसली तेव्हा ती रूपयौवना म्हणाली राजा मी प्रेम करते राजा हसतमुखा ने मैं उत्कृष्ट पति अभिलास मैं तू उ मे बसलीसान अपत्या मे जेव पुत्र हो तुझा पुण् मेरा निश्चित पुत्र हो राजा बोलने ऐको ठीक असे सांगून ते ती दिव्य कामिनी निघून गेली राजाही त्याबद्दलची घटना सांगितली आणि म्हणाला ती रूपसंपन्न सुलक्षणी यवना जर तुझ्या दृष्टीस पडली आणि ती तुझकडे अभिलाषा धरून आली तर तू निशय तिचा स्वीकार कर तू कुठली कोण असे प्रश्न तिला विचारू नकोस तू तिला धर्मपत्नी कर अशी माझी आज्ञा आहे तू निश्चित उपदेश देऊन आणि सर्व राज्य त्याच्या स्वाधीन करून तृप्त बनाने राजा वनात गेला तेथे त्याने महादेवीची आराधना केली आणि तिला प्रसन्न करून घेतले देहत्याग करून शेवटी तो स्वतेजाने स्वर्गात गेला इकडे शंतनुने अत्यंत धर्माने राज्य केले आणि प्रजेला अपार सोहू दिले अध्याय तिसरा समाप्त